वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकोणपन्नासा इकडे पुरुष व्याघ्र राम सुद्धा उरलेल्या रात्रीत पित्याच्या आज्ञेचे स्मरण ठेवून बराच दूर गेला तसा तो जात असताना शुभ रात्र निघून गेली आणि शुभ उशगकाराची संध्यापासना करून देश तो पलीकडे गेला ज्यांच्या सीमा लांबवर पड अशी गावे आणि फुललेली वने पाहत पहा हळूहळू चालताक्ष्या वाटणाऱ्या घोड्यांच्या सहाय्याने तो शीघ्र गतीने पलीकडे गेला लहान मोठ्या खेड्यात राहणाऱ्या माणसांच्या तोंडून पुढील शब्द त्याच्या कानावर येत होते अरे रेळगून भयानक आचार करीत आहे इतक्या धर्मपरायण अत्यंत बुद्धिमान दयावंत संयमी राजकुमाराला ती वनवासाला झालीत आहे हा दशरथ राजा तरी कसा आपल्या मुलाविषयी याला प्रेम नाही प्रजेच्या मनात रमलेल्या निरपराधी रामाला टाकून देण्याची हा इच्छा करतो असे गावोगावच्या लोकांचे शब्द ऐकत कोशलाधिपती राम कोशल देश ओलांडून पुढे गेला मग वेदश्रुती नावाची पवित्र जल असलेली नदी ओलांडून तो अगतश्यांच्या दिशेकडे म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून पुढे चालला बराच काळ पर्यंत प्रवास केल्यानंतर थंड पाण्याची सागराला जाऊन मिळणारी गोमती नदी त्याने ओलांडली तिच्याकडच्या पांढर प्रदेशात अनेक गायींची खिल्लारे होती <coughs> त्वरेने जाणाऱ्या घोड्यांच्या सहाय्याने गोमतीही ओलांडून मोर आणि हंसाच्या कलरवाने निनादित झालेली संदिका नदी पार केली पूर्वी ही भूमी राजा मनूने इश्वाकुला दिली होती या समृद्ध भूमीच्या सभोवात अनेक राज्य पसरले होते रामानं प्रदेश वैदेहीला बोट करून दाखवला सुता सुता असे एकसारखे सारथ्यालाच आपल्या मत्त हंसाच्या स्वरासाठी स्वरात बोलावून तो श्रीमान पुरुषोत्तम म्हणाला सुता माता पित्यांच्या सहवासात मी पुन्हा शरीरच्या फुरलेल्या वनात येऊन कधी बरे मृगया करीत फिरेन मी काही मर्यादेच्या बाहेर जाऊन शरीर वनात मृगया करू इच्छित नाही लोकात मृगयेची आवड फारच असते आणि राजे लोकांना ती आहे कारण या लोकी राजे लोकांच्या मनोरंजनाकरताच वनात मृगया होत असते माणसाने कधी जर ती केली तर धनुष्य वापरण्याकरता करता ती इष्ट आहे अशा रीतीने निरनिराळे विषय काढून त्याविषयी सुताशी मधुरवाणीने बोलत ईश्वाकुवंश रामाने ती वाट पार केली अयोध्याखंडाचा एकोणपन्नासावा सर्ग समाप्त